पुस्तक पंचायत राज्य लेखक गांधीजी वाचक विद्यापाटील प्रकरण दाहवे ग्रामोद्योगांचे पुनरुज्जीवन खेडेगावात राहणाऱ्यांचा आपण एक मोठाच अपराध केलेला आहे आणि त्याचे प्रायशित्य घेण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांचे जे उद्योगधंदे आणि कारागिरी नष्ट झाली आहे तिच्या पुनरुज्जीवनास उत्तेजन देणे यासाठी त्यांना तयार बाजाराचे म्हणजे त्यांनी उत्पन्न केलेला माल खपविण्याचे आश्वासन देणे परमेश्वरापेक्षा अधिक शोषिक व क्षमाशील कोणीच नाही परंतु त्याच्याही शोषिकपणाला व क्षमाशीलतेला सीमा आहे आपण जर खेडेगावासंबंधीच्या आपल्या कर्तव्यात हेळसाण करू तर आपणच आपल्या नाशाला कारणीभूत होऊ हे कर्तव्य काही मोठे खडतर आहे असे नाही ते अगदी खरे वाटणार एवढे सोपे आहे आपली मनोवृत्ती ग्रामनिष्ठ झाली पाहिजे आणि आपल्या सगळ्या गरजांचा विचार त्या साजातून केला पाहिजे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या गरजांनी विवंचना ग्रामनिष्ठेच्या भिंगातून तपासली पाहिजे याला काही मोठा खर्च लागत नाही अगदी जवळच्या खडेगावात जाऊन स्वयंसेवकांनी कळवावयाचे की ते ग्रामस्थ जे काही उत्पादन करतील त्याला मोठ्या व लहान शहरात खप आहे सर्व जातीच्या धर्माच्या सर्व पक्षांच्या स्त्रीपुरुषांना हे काम हाती घेता येईल आपल्या देशाच्या खऱ्या अर्थशास्त्रीय भूमिकेशीही ते सुसंगत आह हरिजन एक तीन एकोणीसशे घरात लागणाऱ्या वस्तूंपैकी एकही अशी नसेल जी गावकऱ्यांनी पूर्वी केली नव्हती किंवा आता करू शकणार नाहीत हा मानसिक बदल जर आपण चुटकीसरशी घडवून आणला आणि ग्रामस्थांवर आपली जर केंद्रित केली तर त्यांना लक्षावधी रुपये आपण मिळवून देऊ सध्या मात्र आपण त्यांचे सर्वतोपरी शोषण करतो आणि त्यांना परतफेड मात्र सांगण्यासारखी काहीच करत नाही ही, ही शोकांतिका आपण आता था इथेच थांबवली पाहिजे माझ्या मते मा अस्पृश्यतेविरुद्ध जी मोहीम सुरु आहे तिचा अर्थही असाच व्यापक आहे केवळ अस्पृश्यांना शिवणे सुरु करणे इतकाच मर्यादित नाही त्यांनी केलेले जिन्नस घेणे व वापरणे त्यातच येते शहरात खेडेगावचे सगळेच लोक हल्ली अस्पृश्यांसारखे झाल शहरवासी त्यांना ओळखत नाहीत त्यांच्यामधे वस्ती करीत नाहीत आणि जर एखाद्याला खिड्यात राणे भाग पडले तर शहरी जीवनाचीच आवृत्ती तो तिथे काढतो जर तीस कोटी माणसांना सामावून घेण्यात की शहरे आपण उत्पन्न करू शकलो तरच ते क्षम्य ठरल हे तर, तर ग्रामोद्योगांचे पुनरुज्जवन करण्यापेक्षा फारच कठीण आह उत्तरोत्तर वाढणारे दारिद्र्य हटविण्यापेक्षाही कठीण आह सक्तीची बेकारी हे दुसऱ्या काही कारणांप्रमाणेच दरिद्र वर्धनाचे कारण आहे हरिजन तीस अकरा एकोणीशे चौतीस जेव्हा खेड्यांचे शोषण थांबेल तेव्हाच त्यांची पुनरुज्जीवन होऊ शकेल जर मोठ्या प्रमाणावर देशाचे औद्योगिकरण झाले तर ग्रामस्थांचे उघड व अप्रत्यक्ष शोषण हे अगदी अटळ आहे त्यातच बाजारपेठा मिळविणे आणि चढावळ यामुळे उत्पन्न होणाऱ्या अडचणींची भर पडेल म्हणून खेडी स्वयंपूर्ण होण्यावरच आपण लक्ष केंद्रीत केले पाहिजे त्यांचे उत्पादन हे मुख्यतः उपयोगाकरता म्हणजे उप करता असले पाहिजे जर ग्रामोद्योगांचे हे स्वरूप टिकविले तर गावकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यालाही पर्याय नाही मात्र ही यंत्र व हत्यारे त्यांना करता व वा वापरता आली पाहिजेत दुसऱ्यांच्या शोषणासाठी त्यांचा साधन म्हणून उपयोग होऊ नये इतकेच माझे म्हणणे आहे हरिजन एकोणतीस आठ एकोणीशे